स्कंद दहावा अध्याय तेरावा भ्रामरी देवीचे चरित्र श्री नारायण मुनी म्हणाले आता इतर मनुचे आख्यान सांगतो त्याच्या श्रवणानेही मनुष्य देवीभक्त होतो चरणी वैवस्वत मनुला करूष, पृष्र नाभाग दिर्याती त्रिशंकू असे सहा पुत्र होते ते सर्व बलाढ्य असून त्यांनी कालिंदीच्या तीरावर उग्रतप केले मृत्तिकामय देवीची मूर्ती करून तिची पूजा केली निराहार राहून सूर्यकिरणावर उपजीविका करून त्यांनी देवीची आराधना केली त्यामुळे त्यांना मोहनाश करणारे ज्ञान प्राप्त झाले त्यांना आत्मज्ञान झाले तेव्हा प्रत्यक्ष जगदीश्वरी देवी त्यांच्या समोर आली त्यावेळी सर्वांनी तिची स्तुती केली राजपुत्र म्हणाले हे महेश्वरी हे ईशानि तुझा जय असो वाघभव मंत्रातून तू तु प्रतीत होतेस तुझा आकार क्लीन रूप आहे तू काम आनंद देणारी आणि संतुष्ट करणारी आहेस हे महामाये तूच विष्णू शिवादी वृद्धी करतेस अशा रीतीने तिची स्तुती केल्यावर श्रीदेवी म्हणाली हे राजपुत्रानु माझ्या तपामुळे तुमचे अंतःकरण शुद्ध झाले असून तुम्ही पापरहित झाला आहात मी तुमच्यावर प्रसन्न झाले आहे तुम्ही इष्टवर वर मागून घ्या राजपुत्र म्हणाले निष्कंटक राज्य चिरंजीव संतती भोग काम यश्त करून देवी म्हणाली तुम्ही सर्वजण मनवंतराचे स्वामी व्हा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील याप्रमाणे वर दिल्यावर ती जगदंबिका गुप्त झाली नंतर ते सर्व राजपुत्र उत्तम भोग भोगू लागले दुसऱ्या जन्मी ते क्रमाक्रमाने मन्वंतराचे स्वामी झाले त्यातला पहिला दक्ष सावरणी हा नववा मनु होय तो देवीप्रसादामुळे अकुंठित सामर्थ्यवान झाला दुसरा मेरू सावरणी हा दहावा मनू झाला सूर्यसावरणी हा अकरावा मनु असून चंद्रसावरणी हा बारावा रुद्रसावरणी हा तेरावा विष्णू हा चौदावा असे हे मनू जगद्वन्य झाले त्या देवी भ्रामरीच्या प्रसादामुळे सर्व श्रेष्ठ झाले नारद म्हणाले ह्या भ्रामरी देवीची कथा आपण मला निवेदन करा श्री नारायण म्हणाले हे नारदा अव्यक्त्य अचिंत्य अशा जगनमातेचे चरित्र मी तुला सांगतो ते मोक्ष देणारे आहे पूर्वी अरुण नावाचा एक बलाढ्य दैत्य होता तो महाबली पातालात राहत असे त्याने ब्रह्मदेवास उद्देशून उग्र तप केले त्याने हिमालयाच्या पार्श्वभागी गंगा जलाने पवित्र ठिकाणी पिकलेली पाने खाऊन गायत्री मंत्राच्या साह्याने 10,000 वर्षे तप केले पुढील दहा वर्षे उदकाचे तुषार पिऊन तो राहिला पुढे वायूभक्षण करून 10,000 वर्षे आणि नंतर निराहार राहिला या दारुण तपश्चरेनंतर त्याच्या शरीरातून निघालेल्या अग्नीने सर्व जग जाळून टाकले तेव्हा सर्व भयाने कापू लागले आणि ब्रह्मदेवास शरण गेले तेव्हा तो गायत्री गायत्रीसह हंसारुळ होऊन तेथे आला तेथे अत्यंत कृष झालेल्या पण दैदिप्यमान अरुणास पाहिले ब्रह्मदेव म्हणाला हे वत्सा तुझे कल्याण असो तू इष्ट वर माग तेव्हा संतुष्ट झालेल्या अरुणाने डोळे उघडून ब्रम्हदेवास पाहिले नंतर विविध स्तोत्रे म्हणून त्याने देवाची स्तुती केली आणि अमर होण्याचा वर त्याने ब्रम्हदेवास मागितला तेव्हा ब्रह्मदेव म्हणाला ब्रह्मा विष्णू महेश यांनाही मृत्यू आहे म्हणून मला देता येईल असा योग्य वर मागून घे कारण बुद्धिमान लोक या गोष्टीविषयी आग्रह धरीत नाहीत तेव्हा अरुण आदराने म्हणाला युद्धामध्ये शस्त्रांपासून पुरुष अथवा स्त्री यापासून द्विपाद चतुष्पाद प्राण्यांकडून मला मृत्यू येऊ नये तसेच देवांना जिंकता येण्यासारखे बल दे तसा गेला। त्या गर्विष्ठ अरुणाने तो दैत्यांचा राजा ंकर दधाचार करू लगे पे अरुणा स्वर्गलोकी जाऊन विविध रूप धारण कर इंद्र सूर्य वरुण यम अग्नि यांचे अधिकार घेतले तेव्हा स्वस्थानापासून भ्रष्ट झालेल्या देवांनी ही वार्ता शंकराला सांगितली ब्रह्मदेवाने दिलेल्या वरामुळे शंकरही विचारत पडला सर्वजना चिंता व्यग्र झाले होते इतक्यात आकाशवाणी झाली भुवनेश्वरीची सेवा करा गायत्री जपात तल्लीन झालेल्या दैत्यराजाला तिने सोडले तर तो मृत्यू सुयोग्य होईल ती वाणी ऐकून इंद्र ब्रहस्पतीला म्हणाला हे गुरु तू असुराकडे जाऊन तो गायत्री जपाचा त्याग करी असे काहीतरी कर आम्ही इकडे परमेश्वराची सेवा करतो असे सांगून देव जंबुंदेश्वराकडे गेले तेथे जाऊन त्यांनी निग्रहपूर्वक तप केले माया बीज मंत्राच्या योगाने त्यांनी देवीचे यज्ञ केले इकडे बृहस्पती असुराकडे गेला त्याला पाहून दैत्यराज म्हणाला हे मुने आपण कोठून आणि कशा करता आला आहात कारण मी तुमचा शत्रू आहे मुनिश्रेष्ठ ब्रहस्पती म्हणालास तेव्हा तू आमचा पक्षपातीच नव्हेस काय हे शब्द ऐकताच देव मायेने मोहित झालेल्या राक्षसाने गर्वाने त्या मंत्राचा त्याग केला गायत्रीचा त्याग करता क्षणीच तो निश्चित झाला तेव्हा देवगुरु सत्वर इंद्राकडे गेला त्याने सर्व वृत्तांत त्याला निवेदन केला। संतुष्ट झालेल्या देवांनी परमेश्वरीची आराधना केली तोच ती जगन मंगल कारिणी ती कोटी सूर्याप्रमाणे तेजस्वी होती मदनाप्रमाणे सुंदर होती चित्र विचित्र लावली होती ती विचित्र अशा दोन वस्त्रांनी युक्त होती पुष्पलंकार तिने धारण केले होते तिच्या मुठीत विचित्र भ्रमर होते मुद्रा अभयदायक होती तिच्या भोवती कोट्यावधी भ्रमरकार मंत्राचे गायन करीत होते अशी अंबा वेशानी श्रारपूर्ण होती तिला पाहून सर्व देव त्या शिवेचे स्तवन करू लागले देव म्हणाले हे महाविद्ये तुला नमस्कार असो हे कमलपत्राक्षी तुला वंदन असो हे सर्वाधारभूत देवी तुला प्रणाम असो विश्व तैजस प्राज्ञ विराट आणि सूत्रात्मक देवी तुला नमस्कार असो हे दुर्गे तू दुष्टांचा निरोध करणारी आडाणा आडणा म्हणजे अर्गनला आहेस म्हणून अविद्यादिकांचा नाश करणारी तुला नमस्कार असो हे त्रिपुर सुंदरी पितवस्त्रधारिणी हे भैरवी हे मातंगी हे धूमावती तुला वारंवार नमस्कार असो हे छिन्नमस्ते क्षीरसागर कन्ये हे शिवे शाकंभरी हे रक्तदंतीके आमचा तुला नमस्कार असो हे सर्व अंत करणारे शिवे तुला नमस्कार असो हे विजये हे गंगे हे शारदे हे पृथ्वीरूपी दयारूपे तेजोरूपे तुला वारंवार प्रणाम असो हे प्राणरूपे हे महारूपे भूतरूपे विश्व धर्म विश्वभूर्ते दया दयामूर्ते तुला असकृत प्रणाम असोत हे देवमूर्ते ज्योतिर्मूर्ते ज्ञानमूर्ते हे गायत्री हे वरदे हे सावित्री सरस्वती तुला नमस्कार असो हे स्वधे हे माते हे दक्षिणे हे वेदबोधरूपे तुला नित्यप्रणाम असो तू भ्रमराने वेष्टीत आहेस म्हणून तुला भ्रमरी असे म्हणतात तुला सर्व बाजूंनी आमचा नमस्कार असो हे अंबिके हे मणिद्वीप वासिनी हे अनंतकोटी ब्रह्मांड नायिके हे जगदंबिके हे जगनमाते हे भोनेश्वरी, तुझा जय जयकार असो हे परमेश्वरी प्रसन्न हो आमच्यावर कृपा कर असे देवानी तिचे स्तवन केल्यावर ती जगदंबा म्हणाली हे देवांनो मी प्रसन्न झाले आहे तेव्हा तुमचे काय कार्य आहे ते सांगा देवीचे भाषण ऐकून देवानी आपले कार्य तिला निवेदन केले देव ब्राह्मणांचा आणि वेदांचा नाश करणाऱ्या संबंधीचे आपले कार्य तिला सांगितले ब्रम्हदेवाचा वरही तिला सांगितला तेच सर्व ऐकून भ्रामरीने आपल्या सर्व बाजूला असलेल्या आणि हातातल्या भ्रामरांना प्रेरणा केली तेव्हा विविध रूपाने असंख्य भ्रमर उत्पन्न झाले त्यांनी त्रिभुवन व्यापून टाकले तो सर्व भ्रमर समुदाय निघाला त्यावेळी अंतरिक्ष व्यापल्यामुळे अंधकार झाला अंतरिक्षात पर्वत शिखरावर वृक्षावर सर्वत्र भ्रमरू लागले त्या भ्रमरांनी क्रुद्ध होऊन दैत्यांची वक्षस्थले फोडून टाकली शस्त्रास्त्रांचे त्यापुढे काहीच आले दैत्य जागच्या जागी ठार झाले एका क्षणार्धात सर्व दैत्यश्रेष्ठ नष्ट झाले याप्रमाणे देवांचे कार्य पार पाडल्यावर सर्व भ्रमर देवी जवळ आले सर्व लोक आश्चर्युक्त झाले ब्रम्मा विष्णू महेशांनी हर्षयुक्त होऊन त्या देवीचे पूजन केले तिला विविध उपचार अर्पण केले तिच्यावर पुष्पवृष्टी केली स्वर्ग लोकी वाजू लागल्या गंधर्व गावू लागले विविध स्तोत्रांनी देव देवीची स्तुती करू लागले सर्व देवांनी तिचा जय केला सर्वांना पृथक पृथक वर देऊन ती देवी गुप्त झाली सांगितले हे पठण अथवा श्रवण करणारा पापमुक्त होतो ह्याप्रमाणे सर्व मनूंचे पापनाशक आख्यान जो पठण करतो अथवा नित्य पाठ करतो तो सर्व पापापासून मुक्त होतो शेवटी त्याला देवी सयुजता प्राप्त होते अध्याय तेरावा समाप्त स्कंद दहावा समाप्त